माध्यमातून मी तुला प्रसन्न करून घेतलो त्या वरदानाच्या माध्यमातून तू माझी स्त्री झाली आहेस असं पुढे शंकर तिला सप्तमखंडामध्ये सांगतील त्यावेळेला तिचा विचार विशेष करणे आवडतो ही गोष्ट दुसरी पण आमचं कुलदैवक रेणुका देवी मी माऊचा राहणार माझी गुरुस्वामीने रेणुका देव तिचं वर्णन आलं की मला ब्रह्मा आनंद होतो आणि ते मुद्गला मुद्गल त्याला की जास्त बरं वाटतं कारण मला मुदगोल फार आवडतो मनापासून आवडतो आणि त्याच्यामुळेच मी आज वागता हे असणार नाही इथले लोक मला तशी परवानगी देणार नाही त्याच्यामुळं मला काही येण्याची कटकट पडणार नाही म्हणून मी त्या चोकात पत्र लिहिलं की जर देवळामध्ये मुदगोल होत असेल तर काही हरकत नाही आणि मोरगाव वाल्यांना ऐकावं वाटतंय याचाच अर्थ प्रभूला आम्ही पुन्हा इथे येऊन बडबड करावी वाटतय त्यांना ऐकावं वाटतंय प्रभू त्याच्यामुळे तुमच्या इतक्या बुद्धीमध्ये तो बसला आणि कार्यक्रम घडून आला नाही ना। तर कशाचा येणार तर ते तिथे बसताना इतकी मजा वाटते त्याकरता या संस्थांची परवानगी असणं आवश्यक आहे कारण त्याला जर काही कमिटी आहे काही रीत आहे तर ती जरूर आहे अशा तंत्रात जेव्हा इथले मोरगावचे लोक अनुकूल आहेत तेव्हा समजाव नग्नभैरव अनुकूल आहे आणि नग्नैरव अनुकूल आहे तर तो, तो आहे ते त्या नग्नभैरवाच्या सूत्रातलं हे सगळं तंत्र आहे हे साव्य खंडात सांग याचा अशा तंत्रामध्ये पंचेश्वर पाहून मोकळे झाले आणि प्रजापती अकरा प्रजापती मध्ये त्यांनी ब्रह्माजीनी या दक्ष प्रजापतीला प्रजापतींचा राजा ठरवला आणि त्याच्या माध्यमातून सगळ्या प्रजापतींनी काम करावेत असं ठरवलं कालांतराने पुन च्या हृदयातून प्रग झाला म्हणून त्या पुरुषाच नाव मनु असतरू ठेवण्यात आलं देवी पार्वती नंतर जगातली पहिली स्त्री म्हणजे शतरूपा आदिशक्ती भुवनेश्वरी कोणत्या पंचेश्वरात असेल ती असेल पहिली काय स्त्री परंतु पुरुष पेशात जगात जन्म आलेली पहिली बाई म्हणजे शतारूप आणि पहिला पुरुष म्हणजे मनु या मी विश्वामध्ये कस चालव लोकांनी मनूच्या गोत्रात आपण उत्पन्न झालो मनू पासून आपण उत्पन्न झालो म्हणून आपल्याला मानव म्हणण्याची पद्धत पडली मनो हो गोत्रा पथ्यम पुन्हा मानवा असा समाज तयार होत असतो गळ्या गळ्याचा पत्ता नाही स्वतःला मोठ मोठे पंडित म्हणून घेतात मनुस्मृत्या पुस्तक चालल्या म्हणजे स्मृती नष्ट होत असते का स्मृती म्हणजे पुस्तकात असतं का नुसत्या परंतु मनुस्मृती सारखी जरी तरी स्मृती नाही हे मूल खायला पाहिलं सगळे स्मृतिकार म्हणतात जेव्हा आमच्यामध्ये मतभेद निर्माण होते स्मृतिकार म्हणजे कायदे उत्पन्न करणारे कायदे आता ते म्हणतात आमच्या ज्या वेळेला एकाच गोष्टीवर दुमत होईल त्यावेळेला भगवान महाराज मनु करेका. मनु काय म्हणतात म्हणजे स्मृतीकार त्या मनुला अग्रेसर करतात आणि हे पागल मनुस्मृती जाळायच्या मागे लागतात आता काय करावत नाही आणि तरी स्वतःला पंडित म्हणून घेतात हे जास्त चमत्कार आहे कळलंच नाही मनु काय तंत्र आहे हेच कळलं नाही स्मृती काय आहे ते कळलं नाही त्याच्यामुळे असा काहीतरी घोटाळा होतो ज्या वेळेला ते जोडप पाहिलं त्यावेळेला त्या ब्रह्माजीला मोठा आनंद झाला आणि ब्रह्माजी म्हणतात आता पत्नी म्हणून राहा आणि मैथुली सृष्टी उत्पन्न करा स्त्री पुरुष संयोगी सृष्टी उत्पन्न करा कार या बाईला या बुवापासून दोन मुलं आणि तीन मुली झाले पहिल्या मुलाचं नाव प्रिय आणि दुसऱ्या मुलाचं नाव दान आकृती देवहूती आणि प्रसुती अशा तीन मुली झाल्या लिहून घ्यायचं आकुती देवहुती आणि प्रसुती अशा तीन मुली झाल्या या तीन मुली पासून याचे आवच जगत वाढलं सगळे जगत जे वाढलं ते तीन त्याच्या प्रमुख शक्ती आहेत म्हणून यांना सत्व रजतम असं म्हणत असत यांनाच म्हणतात महाकाली महालक्ष्मी महासरस्वती यांचंच या नाव त्या तीन स्त्रियांच्या नावाने प्रसिद्धीला आलं याच्यामध्ये आकृती रुची नावाच्या ऋषीला दिली देवहूती कर्तब नावाच्या ऋषीला दिली आणि प्रसूती राजा दक्ष प्रजापतीला दिली या बाईनं प्रसूती हे नाव विश्वामध्ये सार्थ करून दाखवलं हिला चिका चिका त्या भाषा भरून पोळले जाण्या मोठी मध्ये नव रस असतात या नव रसामध्ये किंवा वीर अद्भुत नावाचा रसा रंगवलेला असतो या अद्भुत रसाशिवाय फारशी मजा भाषणामध्ये येत नाही कोणताही माणूस कुठेतरी काहीतरी ऐकतो आणि इतकी लोक छोटी बातमी सांगतो कि संध्याकाळ पर्यंत तिथे बहार येत आहे जंगल तयार होत आणि मुदलात काय असते काहीच नाही परंतु अस काहीतरी होत याला अद्भुत असतात अशा अद्भुत संघटित शक्तीची असेल आणि काही तरुण मार्गदर्शन करण्याकरता हिच्याकडे येत असतील ही ये थी। थी। थी त्या तरुणाला काही ना काहीतरी तऱ्हेच शिक्षण देत असेल अवघालत असेल म्हणून दा ती लोकमाता म्हणून प्रसिद्ध शब्द शर्थ घ्यायला तुला सांगितलं कोणी तिनं दहा दहा हजार मुलांची मोठमोठे विद्यालय चालवले असती आणि ती राष्ट्रमाता म्हणून घेत असेल महात्मा गांधी राष्ट्रपिता इतके, इतके काष्ट <laughs> मिळाली ना असं या बाईच असेल काही खटकत नाही पण हे असं समजूनच घ्यायचं नाही मग काय जस श्लोकात असत तसा त्या व्यासपीठावर बदलावी सांगतो या बाईला पहिल्यांदा दहा हजार कोरो झाले दुसऱ्या झाले दहा हजार फोर कसे होतील तिसऱ्या म्हणतो कसे होतील म्हणजे काय सांगितलंय म्हणून कुठे काय लागते सांगायला पाचवा म्हणतो तुम्ही लबाब म्हणून असं काही नसते ते काही लिबाद नाही ते काय सांगायचं हे कळलं की मग ते सगळं बरोबर आहे म्हणून व्यास प्रणीतम आम हे नेहमी लक्षात की व्यास बोलतील ते खरंच त्याला खरंच बोलायला वेळ नाही तर खोटं बोलायला वेळ कुठे आहे परंतु एक अद्भुत रसा मजेदार असतो हे स्वरूप निर्माण करत याच एक म्हणून योगदंड समदायक असते ना मुखेची क्षेप भागा आता मी देवीचा दत्त असल्यामुळं सप्तशतीवर आपल्याला जास्त हे सगळं ग्रंथ पाठ पाहि सगळं की महाकाली असा हात लाभ लांब केले की हत्ती अंबारी सुद्धा अलीकडे ओढे एका हत्तीवर आठ माणसं असतात अंबारी म्हटलं की त्याच्यात आठ माणसं असायची ते आठ माणसं अंबारी हत्ती त्याच्यावर असणारे सगळे अलंकार घट्ट त्याच्यावर चे हात्या हे सगळं त्या सगळंच उठून तोडा चकलेत संघटत होते आणि जाऊन मोकळे असं त्यात रुद्रासूर नावाच्या एका दैत्यानं देवराज इंद्र तोंडात टाकून दिलेला तर इंद्र आता नरड्यातून जर एवढं भोग असेल जाण्यासारखं तर कानातून तेवढं असेलच की नाकातून तेवढं असेलच की इंद्र त्याच्या कानातून बाहेर पडला लागेल म्हणजे तो दैत्य प्रचंड होता इतकं सांगायचंय पण प्रचंड होता त्याचं प्रमाण सांगावं लागेल की नाही मग हे प्रमाण याला अद्भुतर असं म्हणतात हे शब्दशा प्रभा नसतो म्हणजे फोटाही नसतो परंतु तातम्याने घ्यायचा असतो या बुद्धाच्या प्रत्येक खंडात संपल्या बरोबर एक फलश्रुती पोरगा नसेल खंड वाचला की फरक होतो ज्याला पैसा पाहिजे असेल त्याला पैसा मिळतो ज्याला असेल त्याला मिळते ज्याला यश पाहिजे असेल त्याला यश मिळते सगळा खंड पाटेपर्यंत जरी वाचला आणि सगळा पाण्यात पोरून जरी पिला तरी याला पोरग होत नाही सगळे पुस्तक जरी पाडलं तरी एक पैसा त्याच्यातून लग्न होण सोडून द्या मोर्ण सुद्धा मिळत नाही लबाड आहे का नाही नाही ते सगळं करा जर तू प्रामाणिकपणे वाचत असला तर कुणाला तरी वाटेल तर मग बरा आहे या तर लग्न करायला काही हरकत नाही आपली पोरवि तर मुलगी काही उपाशी मरणार नाही हा दोघांच पोट करू शकतो अशी बुद्धी परमात्मा कुणाला तरी देईल आणि मग याचं लग्न होईल पण आज म्हणेच बायकोनी घ्यायची पाहिजे आणि जन्मात होत नाही त्या पोथीतून पोरक निघत नाही नवस सायाचे पुत्र होतील तरी त्या कलावा लागेल असं महाराज विचारतात जनतेला की नवसार सहा जर पोर झाले असते तर लग्न करायची गरज काय पडली असती म्हणजे नवसानी पोरं होत असतात जर कोती भाजप याच्यावरच पोट चालते कोणतरी तुझ्या समोर दोन पैसे ठेवत पाया पडत निघून जाईल तुझं पोट पाहिजे कारण सगळ्यांच्या पैसे मिळाले तुझी घर एक ते परशुती। परशुती या तंत्राप्रमाणे हा अद्भुत रस मोठं मजेदार काम करतो जेवण बैठकी दार हजार कोट तप करण्याकरता बाहेर पडतात तेव्हा दार भेटतात रस्त्यात नरधणी त्या पोरामध्ये उभे राहा तुम्हाला एक पिंजरा माहिती आहे तो पिंजरात माहिती तर राघू काय माहिती असणार राघू माहिती आहे हे नर काय तुम्हाला काय माहितीये आणि नरधणी त्यांना हे शरीर म्हणजे पिंजरा आणि याच्यात बसलेला जो आत्मा तो राघू आहे असं आत्मज्ञान सांगितलं अज्ञात सगितलं कशाचं लग्न करत जे गेले दुसरा ते तिकडेच गेले पुढे कोणी आणत नाही वापस दक्ष प्रजापतीने दुसरा प्रयत्न केला काय नाही ते नारदानी कोणाची दहा आजाराची टोळी पुन्हा सगळ्याशी करून काढली तिसरा प्रयत्न केला आणि मग दक्ष प्रजापती चिडले दक्षिने सांगितलं मोर्टा यात पुढं सगळ्यांच्या जन्मात व्हायचं नारदानी आनंदाची गोष्ट आहे म्हणजे लग्न व्हायचं नाही काय यायचं नाही फार कुठेही एका गाईच दूध काढण्यापेक्षा जास्त वेळ थांबता यायचं नाही करायची काय जास्ती वेळ थांबून नाही दोन मिनिट थांबले तरी करून टाका करून टाकता इतकी ताकद आहे त्यांची मग जास्ती थांबून काय करायचं आता हे मोठमोठ्याचे भाषणं होतात कोण तो वीस मिनिटं पंधरा मिनिट पंधरा मिनिटात भाषण होत असते पण तुम्हाला पेपरला वाचायला मिळतील पेपर मिनिट चर्चा झाली काम होत नाही तर वीस मिनिट तुम्ही चर्चा केली म्हणजे काय केली परंतु ते सगळं आधीच ठरलेलं असतं काय बोलायचं काय नाही तुम्ही नुसत्या सहाय्या करायचं जन्मात लढायचे लढायचं का आले नसतं याला माहीत पंचायत आहे की आपल्याला हा चलायचं होतं अमुक बोलायचं होतं हे तरी याला माहिती कुणाला माहिती पण वीस वीस चर्चा होते असे कित्येक वेळेला पेपरला वाचत असतो असंत्र आहे साहेब दैदक्ष नारद साथ मिळून मोकळे झाले आणि दक्ष प्रजापती ब्रह्मा गेले हे काय करणार मी येतात प्रयत्न केला समितीचा विकास होण्याची वेळ नारद जर सगळे संन्याशी करत बसतील तर मी काय करायचे ब्रह्माजी दक्ष प्रजापतीला नंतर तू मुली निर्माण कर म्हणजे नारद नाही मी सुद्धा काही करू का शकणार नाही त्याचा कोथ्या प्रवचनानं किती तरी तरुण त्या आघाडीवर पाठवले आहेत किती तर एक गुंडी ते मला पाठवता आली नाही बाई मजबूत असते आपल्या संसाराला कि काही त्या पण चार दाळ्याचे डब्बे आणि ते दहा बाय दहाची झोपडी जन्मार त्याच्यातले एक काही जाऊ द्यायच नाही विसरला तर चालेल पण त्याने शंभर जणांना का? विचारली काय तुमच्याकडे दिलेली पातेरी आहे ना एका पातेरीची किंमत काय ते निगंज म्हणजे काय डब्ब करायचंय काय राहिलं काय न राहिलं काय पण हिर मोरियाची गरजच नाही ते निरंजन आलं म्हणजे मिळवलं संसार नाही सोडू शकत एक पुरुषाला सहज करता येईल पण स्त्रियांना नाही करता येईल त्यामुळं तू आता निर्माण करून गेली इथून हे पुराण सुरू होत आहे म्हणून तिचं नाव दाक्षायण नंतर त्या सात जणीमध्ये 27 मुली अतिशय महत्वाच्या कपडे खाद्य पेय पदार्थ शस्त्र हे जितके काही शोध सध्या मानवी जीवनाला आवश्यक आहेत हे सगळे सत्तावीस बायांनी निर्माण केलेले आहेत म्हणून त्या सत्तावीस शक्ती या सगळ्या कार्यक्रमाच्या मागे आहेत म्हणून त्यांना मातृिका म्हणतात आणि गौरी पद्मा शची मेधा सावित्री विजया जया, देवसेना स्वधा स्वाहा लोक मातर धृती पुष्टी तथा तुष्टी आत्मन कुलदेवता ब्राह्मी माहेश्वरी चैन कौमाली वैष्णवी तथा वाराही चथेंद्राणी चंदा सप्त महात राज्यात बसलाय याला विचारा आम्ही सांगतो ते खोटाय का आमच्या थोड्या ते शब्द सगळे पोटीतही आहेत आम्हाला नुसतं दिलीप वाटतच नाही आमच्या थोडं ते राजा दिली पुण्याचन म्हटलंच आहे त्या पुण्यवाचनामध्ये आणि आता सांगितलेल्या सत्तावीस क्रमवाद सगळ्यात त्याच्यात आहेत यांची पूजा कोणाही शुभकार्या करता होत आणि या बायांनी लावलेले ते सगळे शोध आहेत म्हणून यांचा अधिकार फार मोठा गणपती पूजा झालं की वर्ण आणि त्या मित्राचं पूजन म्हणजे सूर्याचं आणि वर्गाचं हे दोन तळसागत पूजन करायचे आणि तिसरी पूजा या सत्तावी जणीची करायची इतका भारतीय तत्वज्ञानाने या स्त्रियांना प्रचंड अधिकार दिला या त्या पाश्चात्यांच्या वाऱ्याने भविष्ट झाले आहेत त्या पुरुषांच्या बरोबर समान हक्क समान त्याच्याचे दुप्पट हाक कुठे करतो ना तुम्हाला अग्रगण्य समजतो पुढे ठेवतो त्यांच्या नावानी त्या गुवाच नाव होतय बाईच्या नावानी गुवा नाही मुवाच्या नावानी बाई प्रसिद्ध होत नाही सिद्धी विनायकाचं मंदिर असत विनायक सिद्धीचं मंदिर नसत पार्वती परमेश्वराच मंदिर असत राधा कृष्णाचं मंदिर असत सीतारामाचं मंदिर असत रामसिद्धीच्या मंदिरात चला कोणी म्हणत नाही सीतारामाच्या मंदिरात चला रुक्मिणी पांडुरंगाचं मंदिर असत पांडुरंग रुक्मिणी मंदिर नसतं असत इतक्या स्त्रियांना उन्हात तानात उभी आहे हे सगळे वास्तू कोणते मुहूर्त बाई करता गोवाकरता मूर्त राहते याला कशाला कोणत्या वास्तूच मुहूर्त पाहिजे हा तिथे उन्हात तानात पावसात तिघात उभा राहतो म्हणून ते घरच तयार होतो पण ती वाजत गाजत असते आणि तिच्या हाताचे काय तिथं झालं असेल पहिली ठसेच्या घरावर तिच्या हाताचे उमटतात याच्या हातावर पण खूप विचारतय म्हणून मूर्त तिच्या करता असतो याच्या कसाच असतो पण करत नाही त्याच्या मागे जाते आणि छत्री घेऊन तुम्ही त्याबरोबर बसतील मग तिकडे गुरु त्याला फोन काय करेल पण तुला आदप जायला सांगितलंय वाजत गाजत जायला सांगितलंय म्हणून तर तुझ्याकरता आहे पण हे अधिकार कळेल तर अधिकार करण्याकरता परंपरा कळली पाहिजेत परंपरेकरता बोत कळल्या पाहिजेत या तंत्रातल्या संतावी जेंचं अत्यंत महत्व आहे अशा तंत्रात जेव्हा साथ मुल तेव्हा दक्षम प्रजापतींनी काही चांगले चांगले माणसं पाहून त्यांच्या त्या मुली वाटून टाकल्या त्यांनी चंद्राला सत्तावीस दिल्या महाराष्ट्री कश्यपाला त्यांनी तेव्हा दिल्या त्यांनी भगवान शंकराला एक दिले त्यांनी अग्नीला दोन दिल्या दारक्ष देवाला दोन दिल्या अशा सगळ्या साठ मुली या देवण्या देवामध्ये विषमध्ये मिळून त्यांनी वाटून काढल्या यांच्या पुढे सगळं विष मध्ये नाग आणि लंदी लंबी यादी आजच्या संहितेमध्ये वाचली जाईल की कोणाला फोर किती झाले कोणाचे काय त्यांचे नाव काय हे ते सकाळीच तिकडे मोरे ऐकलं आता तितकं पुन्हा नाही सांगतायत तितकं सगळं सांगायचं म्हणजे तितका वेळ परत ही संस्कृत भाषाच असली तरच ते थांबते ते दुसऱ्या वेळा नाही थांबते असे जेव्हा भक्कम मुलं झाले तेव्हा आजची कथा ज्यांच्या करता आहे त्यांचं चरित्र सांगण्यात ते चरित्र आपल्या करत नाही ते सूरत च्या घर असणाऱ्या प्रळोद्रा जे डॉक्टर आलायचा ते आत्ता असतात असत हे त्यांच्या गावचं चरित्र आहे या भ्रघुनी देवांची परीक्षा पाहिली देवामध्ये दे श्रेष्ठ देव कोण प्रभूंनी त्याच्या परीक्षा पाहून त्याचा विष्णू श्रेष्ठ असं देवापासून भ्रभू शिवमार्ग समोरून विष्णू जेवढा असले दक्ष प्रजापतीच्या यज्ञात मुख्य होत पण या यज्ञात जेव्हा शंकराचा प्रभाव विष्णू पेक्षा मोठा आहे आणि विष्णू होतात तेव्हा वैष्णव संप्रदाय सोडून ते पुन्हा शैव आणि जेव्हा या महाबळेश्वरला बायाबाया आप भांडतात दोन्ही जणी आणि सगळ्यात बायांनी एकदम सत्य देवाना साथ देऊन टाकला की तुम्ही सगळ्या नद्या हुंजा तेव्हा भगुवंतक्षर गणेश याच्या पेक्षा आणि ते महाबळेश्वरला देवापासून त्यांनी देव बदलला नाही त्यानंतर देवच गुरु दे म्हणून देव बदलला नाही त्या भ्रा जीवनामध्ये भृगुला दोन बायका पहिल्या बायको जोडून त्यांना ती संतती झाली दैत्य करू शिरा महाराज आणि दुसरी पुलोबा नावाची बायको हिला जो मुलगा झाला त्याचं नाव ही बाई गरोदर असताना एका दैत्याने किला पाहिलं तेव्हा तरी ती राजकुमारी मोठे उशीर घर होत बहुतेक मोठ्या मोठ्या विमच्या घरी क्षत्रियांच्या पोरीत बायका बनून आहेत म्हणजे ब्राह्मण झालेच मजबूत त्या काळात असले पाहिजेत आणि राजकुमारींना ब्राह्मण करून आवडत असला पाहिजे ते आवडत असो किंवा असो मोठा त्याने याच्या हाताखाली राब लागत असलं अनेक राजांचा पराजय करून एकाच रथामध्ये त्या राजकुमारी खेळतोय ही बाई पाहणी आणण्या करता गेली आहे आणि त्या चित्ररथाच्या पुष्कळ आपल्या त्याचं ते पाहिलं विचार मला या मी मागे असते पण या विषयीने जबरदस्त करून ठेवलो आणि या सगळ्या सुखाला मी अंतर हे सगळं माझ मी त्याची मालकीत राहिली असते मना मी का असताना पण बाई बिकडे जबाबदारी असा संकल्प करते का म्हणजे पोलांना कारण पाप शरीरानं झालाय आत्म्यानं नाही आत्मा तर शुद्धच आहे आईला बनवून त्याच्या है. काय त्याच्यावर कोणीच एकदम पुढे येत नाही सत्ता भस्म होऊन जा आणि चार क्रमाक्रमाने भस्म झाले पाचव्या नंबरला परि पुढे आत्मकडे विचार केला असं माधव आहे ते फार वेळ का हे जगळे सांग्यवान आहेत काहीतरी चुकलं असेलच राहायचं हे मूर्खच नाही आणि जे म्हणतात ते ऐकण्याशिवाय दुसऱ्या मार्ग नाही आता तुला रोज खटक्या एका भावामध्ये तुकडा प्रसन्न झाला काय पाहिजे काय पाहिजे माझी आई जिवंत झाली पाहिजे तिला मी मारल हे कळलं पाहिजे माझे सगळे भाऊ जिवंत झाले पाहिजे जे मध्ये मी सगळं त्यावेळेला मंत्रामध्ये विचारलं भागायचे काय आहे कशा करता सरिताराम तू प्रामाणिकपणे सांग की तुझी आई मनाने तरी तिघंती आहे तुला पटेल का पर वाटेल का माझ्यामध्ये जर सामर्थ्य आहे तर मी माझी भरपाची धनते जवळ का करायची तिने शुद्ध का करायचं नाही तिने सगळ्यांनी बाप केलं सगळी सुटलं बाप मी माझ्या ताकदीने तिला निर्माण केलं हा त्याचं पवित्र आहे आमच्या सेवेला योग्य आहे परशुराम म्हणतात हे माहीत हो म्हणतो मारली म्हणजे असं जे आत्मनं आहे त्याच्यामुळे प्रकडावर राहायला लागलं म्हणून या प्रक्रावर जाऊन ते प्रकरावरच शोधत आणि ते चमदणीनच कागत तेव्हाच ते जमत दाखवताना नाही असे अधिकार संपन्न पुढे निर्णया प्रकारचे संत त्याच्यामध्ये या बाईला जेव्हा राजकुमारी होती तेव्हा काहीतरी थोड्या जास्त करत होती पिताची होती. आणि कोणीतरी दैत्यता दिली पाहिजे असं सहज बोलू राजाच्या भागात बोलत आहे हे काही माणसाला त्याच्या लायकीची काय कोणीतरी दैत्याच्या पदरात पहिली तर छेद एक दैत्य आकाशातून चाललाच होता ते शब्द आहे आणि परत होती जाऊन ते चार गेल्यानंतर आपलीच आहे पुढे तो दैत्य विसरलाच ही जर लग्न त्या भरभू बरोबर झालं ती बाईक गरोवत आणि मास्क त्याला ती दिसली ह्या दैत्य गरोबर असल्याचं काय आणि लोकांचे असल्याचं काय आपलीच त्याला आपल्याला ते तिच्या बापाने कबूल केलं होत ना म्हणून त्यानं सांगितलं तू बोलवलं आहेस ना मग तुझ्याकडून तुला भर दिलं आणि पाहते हे भयानक कोणती समोर मी जर बाबा बोलत असेल तर अग्निला विचार अग्नीची काय न झालंय म्हणायची अग्नि काही बोलले ना त्याने दोन लागतील अग्निला विचार कधी तरी इच्छित असं बोलले होते पण बाबाने लग्न झालाय ही भगुची बायको आहे आता ती परस्त्री आहे तिचा अभिलात करू नको याने काय विचार केलाय बाईला उचल त्या बाईला इतकं विचित्र दुःख झालं आणि इतक्या संतापाला तिच्या दुःखाच्या संतापाच्या परा एकदम तिच्या कर्माखाली पडला झाले पडले म्हणून त्यांचं नाव क्षणात अशा प्रकारचे दैत्याकडे पायऱ्याचे दैत्य त्याच्या पेटला आणि बरे पेट्रोल टाकताना एखादा कापूर करावा तसं धरून गेला मात्र राक्षात उदरातून म्हणून चबा आणि त्यांना घेऊन ती बाईकरी कळलो तिथे अग्नीवर टँकर चिडले अरे रात्र दिवस आम्ही तुझी उपासना करतो किंवा आव्हान करतो आणि आमच्या बायकोवर संकट आलं तुझा काही फायदा नाही कशाला गोपत्तीने जातो तुझ्या मध्ये त्यांनी संतापाच्या भरा सांगितलं तू सर्व झाला की सगळे देव ब्रिकडेचा पत्ता नाही भृगुनी शाप दिल्यामुळं अग्निनं स्वतःच अस्तित्वच धक्क करून घेतलाय ब्रह्माजी महाराज त्या अग्नीला समजवायला भृगुनिमित्ताला कारणीभूत आहेत परंतु खर म्हणजे वेगानेच तुला सर्व भाष्य आमच्या कृपेने तू सगळं जरी खाली तरी तू अमृताशी होशील तू विनायकाचं आराधन कर म्हणजे पहिल्यासारखा सत्ताधारी होशील ब्रह्माजीच्या तोंडातून हे शब्द निघाले की तो आगरी ब्रह्मदेवावरच चिवडा आणि ब्रह्माजीला जाण्याचा विचार करू लागला ब्रह्मदेव म्हणतो ते तर तिसरंच होत चाललंय ब्रह्माजी बाजूला सरकले विनायक विनायक आणि भगवान विनायक एका ब्राह्मणाच्या देशात प्रकट त्या अर्मीचारलं तुम्ही कोणाला कोणा पण तू असं का चिडला का चिडला म्हणजे मला प्रभूंनी शाप दिला मी सगळं चालून भरपूर टाकेल सगळं जग कशा चालू हे काळी जरी तुला चालता आणि तुझ्या सत्तेला तरी आम्ही तुला विशेष समजू म्हणून त्या परमात्मानं समोर गौरकाची काळी पडलेली ती उचलली त्या आम्ही समोर काय आणि त्याच्यातली ती दहा शक्ती सगळी घालून घेतली प्रत्येकामध्ये शक्ती परमात्मा ठेवली आहे आणि एका भगवंताची शक्ती कार्य करते बाकी कोणाच्याही ताकद मध्ये काही नाही अग्नीनं ना सगळ्या प्रकारची ताकद लावून पाहिली पण ती काळी कस किंमत फेटायला असते अग्नि आणि एकदम धर्म ब्राह्मण कोण असेल त्याचं सामर्थ्य असं कस माझं दहा तेच काय झालं त्यावेळेस त्याला विचारलं काय हे झाले हे तुम्ही ताकदच नाही ती ताकद प्रभूच्या कृपेनी तुला मिळाली विश्वाच्या रक्षणाकरता आहे विश्वाचा सहभाग करण्याकरता नाही त्याला गणेश मंत्राचा उपदेश केवळ आणि जाणपत्य झाला भगवान म्हणतात आता तुला सर्व प्रकारचं देश मिळव आणि काही खाल्लं तरी त्याच्यातलं अमृतच तुला मिळेल बाकीचा दोष तुला काही जाणार म्हणून मुर्चा जाला तरी अग्नी पवित्रच आणि लग्नाच्या मंडपात पेकावला तरी पवित्रच नाही म्हणजे भोज पेकलेला अग्नी पवित्र असेल आणि तिथला स्पर्धाचा हा पवित्र अग्नी हा पवित्र नसतोच तो सो श म्हणजे देवी पवित्रच असंच त्याचं नाव या तंत्राप्रमाणे हे महाराज जन्माला आले काही काळानंतर तपकडत असते पहिलं तपयाने प्रयागराजूला केलं रेमी संगमात आरेशी बसला ऐकायला बोल आहे आता सध्या थंडी नाही पडू कित्येक वेळा मी या आघात तिथे आलो आहे असं बसता येत होत काय परंतु आता ते सगळं कुटुंबानेच कस काय होत चाललंय होणार नाही त्यावेळेला त्या थंडीमध्ये काय घडत असेल ते सगळ्यांना अनुभव आहे इथलं तुमचं अर्धवटच सगळं काम आहे सकाळी वेग येतो थंडी दुपारी हा धरणे विदर्भात होते तितकी दुपारी इथे होते आणि सकाळी प्रचंड थंडी त्या गंगेचं पाणी आधी पाणीच नाही असं इथं जोड आहे किती या धरणाच्या आधी जेव्हा जाव तेव्हा थंड का आणि पहिले तीन स्थान या सहा संत हे कोणी लिहिलेत का लिहिलेत का तापय हे तीनदा तीनदा काय पुचकळायचं इथं आणि ते चौथं स्थान इतका आनंद वाटायचा हे खरं विचार करून लिहिलंय आणि त्या नदीत एकदा झाल्याच्या कुंडा बाहेर निघावं लागत नसेल इतका आनंद त्या चौथ्या स्थानाचा व्हायचा स्थानाने श्रम परिहार होतो पण पर श्रम झाले असतील तर ते प्रायत्काळ आल्यावरच कळते श्रम म्हणतात आणि त्या चौथ्या स्थानाचा ब्रह्मानंद वाटायचा आणि पहिल्या तीन स्थानाचा सता आप असं पंचवीस वर्ष इथं प्रत्यक्ष केंद्र तेवीस वर्ष हा उपव्याप केला या तेवीस वर्षात दोनदा अशी चतुर्थी आणि तिसऱ्या दिवशी आमच्या माझ्यानं नाही माझ्या जण दोन जागे एकाच दिवसात ते होणार नाही हे नको पुढचे वर्ष असं काहीतरी जातं ते आता साधण्याच्या त्याचा विचार करू आता सध्या काही घेणार हे महाशयच्या पाहण्यात बसले त्रिवेणी संगमाच्या एक दिवस भोयाने तिथं चाळण टाकलं नासोळ्या लगण्याकरता नासोळ्या तर काय सापडलं तर सापडल्या पण हे विषयी त्याच्यात त्याच्या एवढं ते काढलं की आस्थी चरमहा व शेषा मुक्त आळाचा काचा निघाला होई आपलं एक साहेबांकडे तर प्रयागराज आडे शिरवतात पण सगळ्यात माणूस नाही शिरवत असं काही नाही घ्या याला बाहेरचं वारं लागल्याबरोबर याच्यात चलन बनणार तसं सोडून देऊन मातोळे थोड्या वेळा ते महाशा यांना बोलतात ज्या रे सध्या राजा कोण आहे कोण आहे यानंद राजा नऊ शमची किंमत दे आणि आम्हाला सोडवून दे पण तो राजा आहे तर त्याचं कर्तव्य जे कामाला सोडवणं आमच्या जो काय गोव्यातल्या झाल्याच सगळं आम्ही गोव्यात जाऊ राजाचं काम आहे आम्हाला सोडून घेणं आम्ही त्याचे प्रग हे सगळं त्या महाराज व्यवसायाच्या कानावर हे महाशय धर्म संकट म्हणून तिथे आले प्रयागराजला शंभर गौरवा देतो तुम्ही याला सोडा शिफ्टो शंभर गोवा मग तिथे शंभर गोरा राजे म्हणजे दहा बस दहा बस हे राजा म्हणतो अर्ध राज्य बस राजा सांगितलं संपूर्ण राज्य म्हणजे आता माझे राहिलं काय पण बस इतकंच म्हणजे काय यावेळेला असलंय राजा कडून घेतो पण मूर्काय याला कळत नाही कोणाची किंमत कशी करावी सांगितलं चार प्रतिष्ठित ब्राह्मण बोलाव त्यांच्याकडून आमची काय किंमत आहे ते समजावून घे आणि ती किंमत या गोळ्यांना हो बादवाच। अग। दे म्हणजे आम्ही याच्यातून मोकळे होऊ यांना किंमत दिल्याशिवाय आम्ही याच्यातून तृप्ता होतो आमची ओक्त आहे त्या आश्रमाचे सगळ्यात मोठे विषय होते भरद्वाज महर्षी भरद्वाजांनी सांगितलं स्मृती उत्पन्न करताना ब्राह्मण आणि गाय भगवंतानी एकदाच देणार गायी जेव्हा आम्ही उत्तर गोमूत्र गोमय दूध दही तूप हे गाईच्या जवळ ठेवलं आम्हाचं सगळं साहित्य आणि ब्राह्मणाजवळ ठेवले मंत्र या दोघांच्या माध्यमातून होणार यज्ञ म्हणून यज्ञाचे मूल साधन हे तो ब्राह्मण आणि गाय म्हणून ब्राह्मणाची किंमत म्हणजे गायीची आणि गायीची किंमत म्हणजे ब्राह्मणाची शहाणपण तुपातून निघत असत गायीचं धुध तर शहाणपण येत डाटा खाल्ल्याचं छानपणे येत नाही आणि मंत्र लक्षात राहत नाही गाजलेली करतात म्हणून गाईच्या दुरात तूपामध्ये अत्यंत शक्ती सांगितलेली आहे त्याकरता एक गाय घेण्यात आली आणि ऋषी महाराज स्वरूप घेण्यात आले सुटले सुटले की पुन्हा पद्धती एक हस्त आता एका दुसऱ्या कारण्यात जाऊन बसतं आणि या अन्यात जाऊन बसले तर अंगावर वारून वाढे पर्यंत बसले त्यावेळेस शर्याती नावाचा एक राजा राज्य करत असताना त्याची एक मुलगी ती शिकारी खेळत होती म्हणजे राजकुमाराही शिकार करत होत्या आजार चालवत होत्या शस्त्रास्त्र मागत होत्या युद्धशास्त्र शिकत होत्या त्यांना युद्ध करता येत होत अशा तंत्रामध्ये ती सुकन्या जेव्हा आपल्या मैत्रिणीला घेऊन एका विशिष्ट अरण्यामध्ये जाते, आहे तेव्हा राजा शर्याती म्हणतात माझ्या गुप्तचराने इथे कुठेतरी चम महाराज बसले आहेत असा मला संदेश दिला जरा जपून राशी कोणी देशात असण्याची शक्यता आहे काही त्याचा अपमान न होईल असं वागा कोण्या एका पोहरीला त्या वारुळात काहीतरी चमकतानाच ते राजकुमारीला दाखल राजकुमारीने एक मोठा काडी बला आणि ते त्या शवानी महाराजांच्या डोळ्यात केला आणि डोळा फुटला त्या डोळ्याला थोडं त्या थो थो काट्याला रक्त लागलं आणि घडलं भरताच सगळ्या शहराची लग्नी प्रसागड क्षणात बंद झाले पोट फुकले आणि लोक आता कडकाट राजाने सांगितलं मी तुम्हाला सांगितलं होतं की चवनाची फोडी पोरी करणार काय बातगळ आहे राजकुमारी म्हणते ति ताजी माझ्या हाताने एक प्रभाव पडला जिथे तुमचे चवन असतील ते काही सांगता येत नाही पण माझ्या मैत्रिणीने दाखवलं म्हणून मी असा असा प्रकार केला ते सगळे मिळून तिथे आल तिथे आल्यानंतर ते वारून त्याच्याकडे पाहून त्या मोठी स्तुती हशी महाराज प्रसन्न झाले आणि मधून आभार निघाला की जिने आमचा डोळा फोडला तिच्याबरोबर जर आमचं लग्न करत असाल तर तुमचा या वेदनेतून मुक्तता होईल राजकुमारी विचार करते ना मी नाही म्हटलं तर माझ्यासह सगळे मागतात आणि मी हो म्हटलं तर निदान एकटंच माझं काय व्हायचं ते होईल पण बाकीचे लोक तर बिचारी मोकळे होतील म्हणून तिनं सांगितलं पिताजी हो म्हणा कारण चूक मीच केलीय प्रायश्चित तो मला घेतलंच पाहिजे तुम्ही त्या दिशेला देऊन टाका मला काय घडायचं असं माझ्या लक्ष ते घडले ते लग्न त्या बाबीर काय जाऊ तो हाराचा टाच्या बाहेर निघाला आणि नाही राजाने त्याच्याबरोबर त्या मुलीचं लग्न करून द्यावं लागलं राजा आपलं बाकीचं सैन्य घेऊन निघून गेला आणि ही छोकरी त्या ब्राह्मणाची सेवा करून राहिली दोन चार दिवसात तशी प्रसन्न झाला याचं जशी मुलं महाराष्ट्री चवण म्हणतात काय छान दाखव आपण येईल तर काय बघूया असं नसते बसायचं जेव्हा ते पाहिलं तेव्हा चवण चार विचारतात की काय पाहिजे आम्ही काय केलं म्हणजे तुमची इच्छा पूर्ण होई बाई म्हणते महाराज काय पाहिजे काय विचारता सगळंच सगळं पाहिजे आपण आधी तरुण झाला पाहिजे बस तरुण घरात काही म्हणत म्हणतो म्हणजे विशेष वाटत नाही त्यांनी आकाशाकडे पाहिले त्यांनी आकाशाकडे जायला की दोन देव खाले होतात ते देवांचे डॉक्टर होते एक होते सर्जन आणि दुसरा होता डॉक्टर <laughs> त्यांचं नाव अश्विनी उमा हे देवांचे डॉक्टर हे खाले आल्याबरोबर त्या चव्हाणांनी सांगितलं तुमच्यासारखं तुम्ही मला करा त्यानंतर आमचं काहीतरी काम तुम्ही करत असाल तर म्हणजे काय तुमची फी आहे त्याच्यानंतर इंद्राच्या बरोबर तुम्ही आम्हाला यज्ञामध्ये आम्ही भाग घेण्याकरता बसवा त्यानंतर तुमची फी मान्य तुम्ही आम्हाला तुमच्यासारखं तरुण करा त्या दोघा जणांनी उचलला आणि त्या सुरतला तापी नावाच्या नदीमध्ये एक तीर्थ आहे सध्या आणि तिथेच एक महादेवाच मंदिर आहे त्याला वैद्यनाथाच मंदिर म्हणतात हे दोन वैद्य आणि त्या वैद्यांचा तो मालक म्हणून त्यांचं नाव वैद्यनाथ संघा एक प्रसिद्ध मंदिर आहे त्या सुर तिथे त्याच्या सह वर्तमान ते तिघ जण त्या पाण्यामध्ये पुचकळले आणि वर निघाले ते तिन्ही कोणता अश्विनी कुमार आहे कोणता छवन आहे ते समजेच ना पन्नास वर्षापूर्वी मी पहिले सुरतला गेलो त्याच्यानंतर दहा पाच वेळ ला गेलो सुरत गे। फार पैसे देणारं गाव आहे हे शिवाजी महाराज वाचल्यानंतर माझ्या टाळक्यात आलो आणि चातुर्मास तिथला गिरगावचा जागा सुरत गिरगावचा चातुर्मास जितकं देते त्याचा भाव सुरत देते म्हणजे हे चार महिन्यात जवळच देते ते चार दिवसात तिथे पैसे देते असं ते पैसे देण्याला दे। गाव आणि तिथे ही कथा फार आवडते लोकांना या कथेवर आमचं जास्त गोर आहे पण ती तिथली कथा आहे पण पहिल्यांदा जेव्हा मी गेलो तेव्हा या चवणाच्या घाटावर एकदा सोडून पन्नासदा कुठकळ्या मारल्या नदीमध्ये कुठकळावर ते झालं आपल्याकडे पाहाव ते कसे थेट <laughs> असं काय का होते हो। का सांगितलं की अश्विनी कुमारास सारखा जावा आपल्या काही बदल तसा होत नाही सुद्धा बदलते काय होत काय बांधलं नाही पुन्हा उडी मारा पुन्हा उडी मारा भूक लागली थकायची वेळ आली मरायची वेळ आली बदला बदली बन काही नाही आणि मग एकदा गचं गड्या काढल्यावर थोडं लक्षात आले काय म्हणते अश्विनी कुमारांनी त्याला बरोबर घेऊन तिथे गुणी मारली इथं मी एकटाच गुढी मारतो आता ते अश्विनी कुमारांनी त्याला काय खाऊ घातलो काय चौकळलो काय राव भगवान जाईट देखील कोथित लिहिलं नाही म्हणून जोपर्यंत अश्विनी कुमार येत नाहीत आणि आपल्याला घेऊन नाही तो पर्यंत आपल्यात बदल होतच नाही पण झालं तर या घाटावर बसायची आणि <laughs> आम्ही तो प्रयोग सोडून दिला त्याच्या नंतर आता ते घा पाणी स्नान करण्याच्या लायकीचं त्या तापीच सध्या नाहीच आज घडर पाणी झालंय काय झालंय म्हणाल नाही तिथून छत्तीस मे वर ते जाव लागत तिथे विश्वेश्वर नावाचं शंकर आहे आणि तिथं तापी साठली आहे प्रतिम तिथे तिचा रोग आहे आणि तिथे जाऊन स्नान केलं तर मग मनासारखं पाणी प्यायची इच्छा होत अशी सध्या सुरजची अवस्था आहे गटारात्र हो पाणी चांगलं इतकं ते दरिद्राणी सध्या आणि ती तापी अशी गेवापडी ती सूर्यकुमारी म्हणजे सूर्याच्या थेटानी ती नदी व्याप्त आहे अश्विनी कुमार जर बरोबर असले तर कदाचित माता बरं दानुण्य होऊ शकेल निदान च्यवन त्रास ठावलं ते औषध त्यांच्या नावाने प्रसिद्ध आहे दुसरं नाही दुसऱ्या कशीने आपला क्लेब त्याच्यावर सांगितला नाही जर आला तर माका व्हायला काही हरकत नाही म्हणजे लवकर तरी मदत नाही एवढं त्रास चांगलं काही काय आपण त्रास जर जमत असेल तर आणि वरतून दूध पिऊन जर झोपता असता आणि ते चांगलं त्याच्या पक्षाचा निधन तुमचं तुम्ही का परंतु काही आवळे हे टाळून जे वाढवतात असं त्या कथा पुढे धरताय आणि ते आवळ्यापासून तयार होतो तो पाक म्हणून तो, तो चवन महाराजांच्या नावाने वैद्यशास्त्राने जाहीर करून टाकला त्याच्यावर दुसऱ्याने आपले नाव सांगितलं नाही त्या चवनानं वापरलं असलंच पाहिजे अशी हे च्यवन महाराजांची कथा जेव्हा चवन तरुण झाले तर शरीरातील आपल्या पोरण बे तयार झाला दे दे तो माझी तर्ती इतकी पिअरची मी त्या दिला दिलेलं त्याचा काय कमी पुराला माहिती का पुराव पडतून आणला आणि ह्याच्यावर फरार गप्पा मारते बघा त्या चिडला त्यावेळेला तिहास पिताजी काय चिडतात अहो हेच तुमचे दादव नावाचे चा ू कपडाचा सीमा काढ एक तर बद्धा धटिंग देऊन घेऊन धरतील ते आणि पुन्हा भरपूर तो दिवशी हाय म्हणून सांगते हे तर आणखी त्यावेळेस तिने काय घडलं ते सांगितलं आणि त्या शरीरातीच्या आश्चर्याला बार बार पाहिला मिळते वा हे तर आता असा यज्ञ होणार आहे की आजपर्यंत कधीही ते अश्विनी मार केंद्राच्या बसले नाहीत ते या यज्ञात बसणार म्हणून यांनी प्रार्थना केली आता असं करा तुम्ही तो वेळ आमच्याच घरी चहा आणि आमच्या पैशाचे यज्ञ करा इथून झाली सासऱ्याचा पैसा जावयाने वापरणे आणि नाव जावयाच होणे हे मी प्रतिवर्षी ही कथा त्याला जोरात सांगतो कारण ती सगळी इथे त्या सासऱ्याची आहे आणि ती एकच बाई त्याला कोरडी असल्यामुळं फुकट्यात शिंदे पाटलाला मिळाली आहे आणि यांच्या घरी प्रतिवर्षी आम्ही भागवत त्याला जातो आज तीस वर्ष जातो आहे आणि एकशे सत्तावन्न राष्ट्र एका घरामध्ये वागवत होत आहे बाहेरचा एक चारे चारे पैसा कोणाचा घेत नाही या मुंबईचा एकदा नावा होता उत्तरव्यापी त्यांचं पीठ तर आपलं मीठ इथं बोलत नाही बोला तिथे ना मीठ सुद्धा तुला पुरणार नाही कशाला पंचायत करतो दहा हजार माणसं अखेरीच्या दिवशी आणि या दहा हजाराला एक भर काढला नाही कर्कफूक सगळं आज चाललंय आज आणि ही सगळी सासऱ्याची एक आणि चावाही उडवतो याचा मूळ चावानी सुरुवात केली आहे हे चवन महाराज जिथे हात होते त्याचं आज, आज नाव आहे सूरत यांचे पिताजी तिथे हात होते भगुऋषी त्याचं नाव आहे आज पडोठ पडोठ मध्ये महाराजांचा आश्रम होता आणि या सूरतला चवन आश्रम होता हाच वैद्यनाथाचं मंदिर त्याची साक्ष म्हणून तिथे आहे अशा तंत्रामध्ये